पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबनी रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील समाजसेवेचा अमर आनंद गोड गोष्टीची ही चौथी भेट या पुस्तकात दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट प्रख्यात फ्रेंच कादंबरीकार अलेक्झांडर डुमा यांच्या ब्लॅक टुलिप्स या कादंबरीवरून लिहिली आहे फार सुंदर आहे ती कादंबरी डुमाने कितीतरी लिहिली आहे डुमाने लिहिले आहे असे म्हणताच लोक वाटेल ते घेत पुष्का लोक डुमाच्या नावाखाली स्वतःचे लिखाण दडपून देत डुमाने खरे कोणते लीले? व डुमाच्या नावावर कोणते लीले गेले हा प्रश्नच असे डुमाचा थ्री मस्टियर्स या कादंबरीचे तीन शिलेदार हे मराठी भाषांतर प्रसिद्ध आहे ट्युलिप हे फुल आपल्याकडे नाही निदान मला माहीत नाही मी गोष्टीसाठी कृष्णकमळ घेतले आहे त्यासाठी वाचकांनी रागवू नये दुसरे कोणतेही फुल तेथे त्यांनी घातले तरी चालेल गोष्टीची गोडी त्यांनी कमी होणार नाही धुळे जेलमध्ये चक्की जळून झाली म्हणजे ही गोष्ट मी सांगत बसे। या गोष्टीतील जेलरची वनने ऐकून सत्याग्रही व जवळचे इतर कैदी असत ही गोष्ट सर्वांना आवड ही गोष्ट जशी मी सांगत असिहून काढली आह या पुस्तकातील दुसरी गोष्ट विश्वविख्यात जर्मन कवी गट यांच्या फौस्ट या महाकाव्यातील सूत्र घेऊन लिहिली आह गट फौस्ट काव्य अमर आह ताव्य सर्व आयुष्यभर तो होता त्याच्या जीवनाचार या काव्यात आह डॉक्टर फास्टस किंवा फॉस्ट ही व्यक्ती युरोपातील दंतकथात अग्रगण्य आह फॉस्ट शैतानाजवळ सुखासाठी करार करतो अशी ही लोककथा आह शक्सपियरच्या आधीचा प्रतिभावान नाटककार मार्लो याने डॉक्टर फॉस्टस ही शोकांत नाटिका लिहिली होती त्या नाटकेतील काही प्रवेश तर अतुलनीय डॉक्टर फास्टस कायमचा नरकात पडावायचा असतो त्यावेळी त्याच्याची आत्मगत भाषण अपूर्व असे आह गटच्या पूर्वीच्या फौज संबंधीच्या सर्व कथातून फौज सैतानाजवळ बारा वर्षाचा ठराविक मुदतीचा करार करतो असे आहे। सैतानाचे त्या मुदतीत सर्व प्रकारची सुखे पुरवायची आणि मुदत संपताच त्याने कायमचे शैतानचे गुलाम व्हायचे परंतु अशा कथात फौजच्या उद्धाराची आशाच नाहीशी होतासाठी हपापलेला फौज चिरंतन नरकात खितपत पडतो युरोप खंडातील धर्मकल्पनात एकोणीसाव्या शतकात फरक झाला मनुष्य कायमच्या नरकात राहणार ही कल्पना लोकांना असह्य वाटू लागली परमेश्वर का असा कठोर असेल मनुष्य कायमचा पतीत राहणार टॉलस्टाय या थोर तत्वज्ञाला एका रशियन शेतकऱ्याने एकदा विचारले महाराज देव खरोखर पापी लोकांना नरकाचा आगीत टाकीत असेल का टॉलस्टायने विचारले तुम्ही तुमच्या मुलाला आगीत टाकाल का तो शेतकरी म्हणाला असे का विचारता कोणता बाप असे करील कोणता बाप अशी शिक्षा करील टॉलस्टाय म्हणाला देव तुझ्यापेक्षा का कमी दयाळू आहे गटेच्या काळात धर्मात उदारमत्वात शिरला म्हणून गटेने फौज संबंधीच्या कल्पनेत फरक केला फौज शैतनाजवळ ठराविक मुदतीचा करार नाही करीत हा क्षण किती सुंदर हा क्षण अमर हो असे शब्द तोंडातून बाहेर पडले तर तो शैतनाचा असे ठरते परंतु हा करार होतानाच हा करार पधी पूर्ण होणार नाही हे लक्षात येते कारण अवीट असे सुख सैतान कसे देऊ शकणार सैतान सुखे देणार ती क्षणिक असणार जो क्षण आपण आपल्या जीवनात अमर होण्याची इच्छा करू तो दैविक क्षणच असणार म्हणजे शेवटी मनुष्य दिव्यत्वाकडे जाईल जे सत आहे शिव आहे त्याच्याकडेच जाईल असे गटने या द्वारे दाखविले आहे तसे शेवटी समाधान समाजाच्या सेवेत आहे तुम्ही कितीही ज्ञान मिळवा इतर काही करा तुम्हाला त्याने समाधान मिळणार नाही समाधान दुसऱ्यांसाठी झिजण्यात आह दुसऱ्यांचे जीवन सुखी करण्यात आह असेही या काव्यात गटने दाखविले आहे फौस्ट सर्वज्ञ होऊ परंतु शेवटी पुस्तकेतो भिरकावतो मग भुगांचा पाठी मागे लागतो त्यांनाही तो कंटाळतो सेवेच्या विचारात शेवटी त्याला आनंद होतो सेवा करण्याचा विचार मनात येताच हा विचार हा क्षण अमर हो असे तो म्हणतो मन मनुष्याने शक्तीवायाचे ध्येय ठेवू नये आपल्या शक्ती ओळखून तज्नुसार ध्येय ठरवावे व ते ध्येयही शेवटी आजूबाजूचा संसार अधिक सुखी करण्याचे असावे अमर्याद ध्येय हाती कधी येत नाही मग निराशा फदरी येते आणि निराश मनुष्य शेवटी बेदरकार होतो तो वाटेल ते करतो तो पापे करील काहीही करील निराशा म्हणजे सर्वनाश फौस्ट सर्व विश्वाचे कोडे उलगडावे असे ध्येय ठेवतो ते सिद्धिस कसे जाणार मग निराश होतो निराशून मग केवळ सुखभोगांकडे तो वळतो त्याला ना पुण्य ना पाप परंतु शेवटी तो पुन्हा सावरतो भोगांना फेकून समाजाची सेवा करावी असे तो यशतो त्या विचाराने त्याला अमर आनंद होतो गटेचे असे फौस्ट आहे त्यातील तुरुंगातील प्रसंग तर अमर आहे फौज एकटेचे एक प्रकारे आत्मचरित्र आहे तोही सर्वशास्त्रात प्रवीण होऊ इच्छितो तो कवी नाटककार कादंबरीकार असतोच तो संगीततज्ञ असतो चित्रकारही असतो तो शास्त्रज्ञही असतो मरताना मोर लाइट मोर लाईट आणखी प्रकाश आणखी प्रकाश असे म्हणत तो मेला परंतु ज्ञान अनंत आहे ते केव्हा मिळणार थोडी लोकांची प्रत्यक्ष सेवा कर तुझ्या ज्ञानार्जनाच्या आनंदात मस्त न राहता शेजारची हाय हाय थोडी कमी कर असे का शेवटी गटे या महाकाव्याच्याद्वारा शिकवू इच्छितो नदी वाकडी तिकडी जाऊन शेवटी सागराला मिळते त्याप्रमाणे मनुष्य वेडावाकडा वागला तरी शेवटी मांगल्याकडे सत्यम शिवम सुंदरमकडे जाईल असे गटने या महाकाव्यात दाखविल्यावरून मी या गोष्टीला नदी शेवटी सागराला मिळेल असे नाव दिले आह गट फौज मला फार आवडत एकोणीशे चोवीस मध्ये मराठीत त्याचे पद्ममय रुपांतर मी करू पाहत हो परंतु तो प्रयत्न अर्धवट राहिला पुढे या महाकाव्यावर विविध ज्ञानविस्तारात मी एक लिक लिहिला होता जळगावला प्रकाश मंडळाच्या व्याख्यानमाल या विषयावरच मी बोललो होतो गटच्या फोस्टमधील गोष्ट मी अनेकांना सांगितली आहे तुरुंगात अनेकदा सत्याग्रहींना सांगितली आहा तुरुंगाबाहेर मुलांना विद्यार्थ्यांना सांगितली आहा ती जशी मी सांगत असतशीच लिहून काढली आह महाराष्ट्रातल वाचक हौथे पुस्तक गोड करून घे साणे गुरुजी